अतिशय बारीक आहे आणि ते पाणी थोड्या वेळ मोकळं राहिल की त्याला किडे पडतात पंधरा वीस मिनिट ते पाणी चांगलं शुद्ध राहत स्वच्छ राहत पण पंधरा गेले की ते पाणी खराब होत आणि मोठं वारं सुटलं म्हणजे ते रेती पुन्हा भुरभुर येऊन त्याच्यात पडते रेतीच्या खाले गेलं पाणी कि चक्क होत असे काहीतरी प्रक्रिया त्या रेतीची पाण्याची नेहमी आहे या बाईला जीव द्यायला पाणी सापडे ना चाललीच चालली चाललीच जीते हे चोर पूजा करत होते तिथपर्यंत आली पूजा पाहिली तो विचार गेला डोक्यातला ते काही आजच मेल पाहिजे असं नाही हे काय ते तीर्थप्रसाद घेऊ द्या मरुत म्हणून प्रसाद घेतला मग बुद्धी फिरली आज भरायचं काय काम आहे काय आहे हे का विचारू नये म्हणून विचारल्यावर ते ब्राह्मण महाराज सांगतात हे एका काळी सगळे चोर होते आता यांचं हृदय परिवर्तन झालं आता हे प्रत्येक पौर्णिमेला हे व्रत करतात या व्रताचं नाव आहे सत्य विनायक ज्याच्या मनात जे काही असेल ते देण्याचं सामर्थ्य या व्रतामध्ये आहे भगवान गणेशाची ही पूजा ती कशी करायची काय करायची हे सगळं समजावून सांगितलं आणि हे सांगितल्यानंतर या बाईनं ठरवलं आपण आता वा, वा, वापस गेलो ही पूजा करायचीच आता मराठीचं नाही वापस चला परत परत आल्या आल्याबरोबर हिन नगरीत आल्याबरोबर आपल्या गुरु महाराजांना भरद्वाजाला बोलत भरद्वाजाला सांगितलं काय वाटते ते करा एकदा राजाला तुम्ही माझ्या मंदिरात पूजे करता घेऊन या काय हरकत नाही आता भरद्वाजाने राजाला सांगितलं राजाची काय ताकद नाही म्हणायची राजाने विचार केला हे होणार आहे कठीणच जाताना त्या दुसऱ्या राणीला विचारलं मला मला तर गेलंच पाहिजे कारण गुरु महाराजच बोलवायला आले मी त्यानं तर काहीच अडचणी सांगू शकत नाही नाही म्हणू शकत नाही तू माझ्याबरोबर च पोट दुखत आहे हे दोन मजेदार रोग आहेत सिव्हिल सर्जनला कळायचे नाही साध्या डॉक्टरला तर नाहीच पण चांगल्या चांगल्या सिव्हिल सर्जनला सुद्धा काही कळत नाही की डोकं दुखत म्हणजे नक्की काय होत आणि पोट दुखत म्हणजे काय होतो जिला काम करायचं नसेल तिने जर अमृत अंजन ने पट्टी बांधली हा हा हा की नवरात पुढचे सगळे कामो आपोआप करतो आणि जर तिला काम करायचं नसेल आणि पोटाला हात लावला हा हा हा हा हा हा म्हणत म्हणत बर तू आता जरा झोप मी बाकीचं सगळं करतो मजेदार रो केव्हा नको असतील तेव्हा जाणारे आणि कालही हृदयावर त्याचा परिणाम शरीरावर दिसायचा नाही आजच्या विसाव्या शतकात हे जास्त चमत्कार की तुमची सगळी यादीच्या या दोन बोटाची पट्टी निघते पण त्याच्यात पोट दुखाल असं काही निघत नाही हे मी पाच पन्नास जणांच्या पट्ट्या पाहिल्या त्याच्यात पोट दुखते नको दुखते असं अद्याप काही समजलं नाही म्हणजे हे चांगले रोग आहेत केव्हा लागतील तेव्हा येणारे नको असतील तेव्हा बंद होणारे असे मजला त्या राणीचं पोट दुखल राजाने सांगितलं ते मला कळलं पण माझं पोट टोप्याला साधन काय भरतवाज ते चिडले म्हणजे सगळा सत्यानं आस व्हायचा गेलंच पाहिजे तू एकी नकू राजा गेला या राणीनं त्या दिवशी पूजा करत असताना काय प्रार्थना केली आणि प्रभूला तिची काय दया आली भगवान जाणे पण राजा तिथेच रमला आणि त्याचा परिणाम भरताच झाला चार दिवसानं ती राणी गर्भवती राहिली आता हिला लेकरू होत नाही म्हणून दुसरं लग्न केलं दुसरं लग्न केलं तिला पोरग झालो त्याच लग्न झालं किती लवकरात लवकर या घटना घडल्या असतील तरी पंधरा वीस वर्षाचा काळ गेला असेल आणि जिला मुलगा होत नाही या समजू ती खातर हे पंधरा वीस वर्ष गेले ती आज बाई पुन्हा गर्भवती आहे कि दुर्लभ हे विघ्न हरे प्रसन्न भगवान प्रसन्न होतात तेव्हा दुर्लभ या जगात काय आहे काही नाही तिला कालांतराने एक मुलगा झाला या मुलाचं नाव क्षिप्रप्रसादन ठेवण्यात आलं याचा संसार फार चांगला झाला पुढे पण या बाईला हिनं तीर्थप्रसाद दिल्यानंतर तिनं तो खाल्ला नाही हे काय खायचं सौतीनं दिलं याच्यात का त्याचा परिणाम तिला गलत्कृष्ट झाला आणि मग त्या राजाने तिचा नाद मुली सोडूनच दिला राजा नेहमीच या राहू लागला रड़ते है कि माजा उस दया करा तुम त्रास हालत है पुण्य अंत पपचूप बसत परंतु पुण्य संपल कि ते पाप पटी ने एकदम वरते साधारणत परिस रोगे महारो हा विशेष पपा करता संगित्ला रोग है भोगावा लगता बाप कधी पचतत नसत कोणत्याैत्यांचे चरित्र जे 21 दिवस ऐकले यांच्या इतका देवाला दिला नाही परंतु त्यातला एकही दैत्य आज नाही आणि देव सगळे जिते आहेत जेवढ्यांनी त्रास भोगला ते त्यातला एकही मेला नाही ते सगळे आहेत आणि जितके त्रास देणारे झाले तितके सगळे संपले त्यांचा आज पत्ता सुद्धा नाही म्हणजे काही वेळ जरी तमोगून आपला प्रभाव दाखवत असला तरी सत्वगुणाच्या पुढे तो हरतो आणि केव्हा तरी सत्वगुण स्थिर राहतो हे पोथीच मूळ तंत्र आहे या तंत्राप्रमाणे या राणीला महारोग झाल्यावर तिला तिची दया आली आणि ती भरद्वाजाला म्हणते नाही खाऊ काही असा उपाय भरद्वाजा नाही नसायला काय झालं जिथे कुठे जे कोणते रोग आहेत त्याला कोणतं औषध आधी आहेच हिनं एक व्रत करावं म्हणजे ही याच्यातून मोकळी होईल हे व्रत पूर्वी चंद्राने केलं जेवायला बसण्याच्या पूर्वी घास घेण्याच्या आधी सुमुख विनायक असं म्हणून सुरुवात करावी चैत्र शुद्ध प्रतिपदेला किंवा मा, माघवद्य पंचमीला या व्रताची सुरुवात करावी आणि पहिला विनायक सुमुख दुसऱ्या महिन्यामध्ये एकदंत विनायक असे बारा महिन्यापर्यंत गजाननापर्यंत जाईल सुमुख एकदंत हे गजाननापर्यंत एक बारा महिन्यात जाईल पुन्हा बारा महिने झाले आणि चैत्र शुद्ध प्रतिपदा लागली की एकदंत विनायक सुमुख विनायक असं म्हणत ते करायचं अशा तुमचे साल कळतील आणि महिने कळतील कोणते चालले किती साल तुमचं हे व्रत चाललंय हे आपोआप कळेल असं बारा बारा वर्षाचा टप्पा झाला म्हणजे मग त्या माणसाला सिद्धी मिळते या तंत्राप्रमाणे ही जर व्रत करेल तर हिला हिचा महारोग जाईल म्हणजे हे सगळं घडाय करता बारा वर्ष लागले हे आपोआप पुढे झालं म्हणजे तिला या बारा वर्षात पुष्कळ उपाय केले असतील आणि या बारा वर्षामध्ये दैवी उपाय मुख्य हा दैवी उपाय जोडून करावा आणि बाकीचे सगळे व्यवसाय चालू ठेवावे औषध घेणं सोडू नये परंतु उभीच औषधं घेऊन भगवंतावर अनास्था ठेवली तर औषधाचा परिणाम होत नाही परंतु औषध न घेता गजानन गजानन करत बसला तर होणार नाही असं नाही पण त्याला फार वेळ लागतो लवकर होत नाही हे हेही मी स्वत बोगतोय आणि मग सांगतोय आमचा नियम आहे की इंग्रजी औषध काही घ्यायचे नाहीत मग काय घडायचं असेल ते घड अनेकांनी मला समजावून सांगितलंय औषध फार चांगले आहेत आम्ही तुम्हाला फुकट देतो म्हणून ते सगळं ठीक आहे पण आहे दाखल बनतेच नाही घ्यायचे पण मला कशा करता आता बहात्तर वर्ष गेले आता काही बहात्तर नाहीत मग थोडक्या करता कशा चाला है, चाला है, आता कशाला औषध घ्यायचे चाललंय चाललंय आतापर्यंत तरी निभलो काही झालं नाही आता याच्या पुढे काय प्रभूची इच्छा असेल ते असेल मी तिथे रोज प्रार्थना करतो कधीतरी इथे आलो आणि नित्य यात्रा झाली की त्या गणकाचार्याजवळ हार्टफेल झाला पाहिजे मला या हार्टफेल मराठी फार इच्छा आहे पण नेमका माझे जे जे कोणी पत्रिका पाहतात ते सांगतात हा योग नाही याचा काय खराब करायचं तर आहेच केव्हा तरी त्याच्या इतका साजरा मृत्यू नाही गप्पन मेला आपल्यालाही ताप नाही लोकालाही त्रास नाही काही नाही काही नाही झालं पण आता तिथं देवळात काही ठेवणारच नाही जग मारून उचलतीलच उचलतील तर गंगेवर आणतीलच पुढे तिथंच पडायचे आपोआप तिथंच झालं म्हणजे हर हा कर, करायचं का पुढे याच्या इतका साजरा या गावा इतका नाही हे माझी अगदी खात्री आहे म्हणून मी त्याला रोज प्रार्थना करून ते शूर पकडणं आहेत त्यांचे काल हालतच राहतात त्याच्यात गेला पाहिजे माझा आवाज हे त्यांनी ऐकला पाहिजे त्या दिवशी काय घडायचं असेल ते घडेल पण मी माझ्याकडून मात्र रोज प्रार्थना करतो की भगवन इथे हे नित्य यात्रा करून आलो की इथं पडलो पाहिजे इथून पुन्हा उठायची पंचायत नाही लोकांनीच नेला पाहिजे तर कधी ऐकतो कुणाला माहीत पण मी आपलं माझ्याकडून करतो प्रार्थना त्याच्यात काही खडबड करत नाही रोज करतो हे त्याच्या स्वाधीनं अशा तंत्रामध्ये हे व्रत करावं देवी पार्वती अतिशय चिकित्सक आहे पुष्टीपतेर जन्म वैशाख हे पौर्णिमा केली या व्रताचा मुख्य दिवस आहे वैशाखी पौर्णिमा या गाणपत्यांच्या घरी वैशाखी पौर्णिमेला इतके व्रत आहेत की त्याच्यात पुन्हा हे करायला वेळच नाही या वैशाखी पौर्णिमेला आमच्या घरी चार व्रत असतात सकाळी सूर्योदयाला पुष्टीपती नावाच्या गणेशाचा जन्म होतो जसा भाद्रपदीला मातीचा गणपती करून पूजा करण्याची पद्धत आहे अशी वैशाखी पौर्णिमेला सूर्योदयाला पार्थिव गणेश करून त्याची पूजा करण्याची पद्धत आहे मध्यान काली या योगेंद्र मठाची स्थापना झाली आहे तो गुरु पौर्णिमेचा दिवस आहे मध्यान्ह काळ गुरुच्या अर्चनामध्ये जातो संध्याकाळी भगवंताची लाडकी स्त्री सिद्धी हिचा जन्म झाला म्हणून संध्याकाळी तिच्या जन्माचा उत्सव आणि मध्यरात्री स्वानंदेश मंगल नावाचा एक उत्सव असे चार उत्सव सहा सहा तासानं येतात एकाच दिवशी आणि त्याच्यात पुन्हा हे सत्यविनायक पुन्हा कुठवेळ आहे म्हणून हे शुद्ध गाणपत्या करता नाही ज्याला ससाधारण गणेशाची उपासना करायची त्यांनी हे करावं श्रीकृष्ण करत होते श्रीकृष्णाचं आराध्य दैवतच पुष्टी होतो <coughs> त्यामुळं ते प्रति पौर्णिमेला जर वैशाखी पौर्णिमेला करत असतील तर काही आश्चर्य नाही आता या बाकीच्या व्रताचा त्यावेळी कदाचित संबंध नसेलच काही जरूर असेल ते करण्याचे काही कामच नसेल म्हणून त्यांचं ते काय होत ते त्यांचं त्यांना माहीत त्यांच्या व्रताचे तंत्र सांगितले पुष्कळ आहेत पण केव्हा करत होते आणि कसे याच काही नाही कारण किती बायका या, या प्रत्येकीला कोणीतरी आई बाप असतीलच की नाही कोणीतरी मरतच असेल की नाही कोणीतरी बाई केव्हा तरी, तरी, तरी होतच असेल वृद्धी येतच असेल सुतक येतच असेल किती सुतक येत असेल एवढ्या मोठ्या परिवाराचं आणि किती वृद्ध्या येत असतील ते त्यांचं त्यांनाच माहीत त्यात शास्त्रकारांनी एक सोय केली आहे सुतकात सुतक आले की पहिलं सुतक पिठते आणि वृद्धीत वृद्धी आली की पहिली वृद्धी पिठते असे रोजच सुतक रोजच वृद्ध्या असल्यामुळं नित्योत्सव चालत असेल जे उद्या मरणेवाले मरतात जन्मणेवाले जन्मतात आपल्याला जे रोचक राहायचं ते करत राहू असं काहीतरी या श्री कृष्णाच्या घरी असलं पाहिजे आणि त्यांनी या पुष्टीपती जन्माचा उत्सव करण्याचं ठरवून हे व्रत केलं होतं देवी पार्वती म्हणते तुम्ही चतुर्थीलाही सांगितलं भगवान म्हणतात चतुर्थीला करावं पण प्रसाद पंचमीला घ्यावा चुर्थीला तीर्थ प्रसाद घेऊ नये चतुर्थीला व्रत करावं पण चतुर्थीलाही शुद्ध गणपत्यांनी या भानगडीत पडूच नाही ते पण इतर दिवशीच करावं आणि इतर दिवशी केव्हा मंगळवार शुक्रवार पाहावा और निमासली, त्याला मंगळवार शुक्रवार लागून आला तर आणखी चांगला किंवा कोणतरी गणेशाचं व्रत आहे अशा दिवशी हे करावं म्हणजे सगळ्या प्रकारच्या इच्छा परिपूर्ण होतात इच्छा परिपूर्ण होतात याच्या चार गोष्टी प्रमुख आहेत नेहमी हे लक्षात ठेवा ब्राह्मण असेल त्याला ब्रह्म विद्या प्रमुख <coughs> मिळेल बाकीचे फळ ब्राह्मण करता येत क्षत्रिय असेल तर त्याचा युद्धामध्ये विजय होतो आणि त्याच राज्य सुरक्षित चालत हे क्षत्रियाचं मुख्य फळ आहे वैश्य असेल तर तो धनवान होतो आणि शूद्र असेल तर तो भगवत भक्त होतो हे चार फळ प्रमुख मिळतात मग त्याच्या अनुषंगाने बाकीचे मिळतात प्रती या धनतेरसच्या दिवशी तिजोरीवर यंत्र काढण्याचा एक विधी आहे मी काढतो आमच्या गावातल्या जवळजवळ सोळा तिजोऱ्या माझ्या हातच्या यंत्रांनी सध्या नटलेल्या आहेत यवतमाळला आता मी धनतेरसला यवतमाळला राहत नाही कारण हे जेव्हा चातुर्मास मुंबईचा घेतला तेव्हापासून सगळे दसरा आणि दिवाळी मुंबईलाच होतात परंतु आमच्या यंत्रावर पुन्हा ते केशरानं तशाला तसं यंत्र काढून ठेवतात आणि त्यांच्या तिजोऱ्या लबालब भरलेल्या असतात आम्हाला एक दिवस झटका आला आपण जर यंत्र काढल्यावर यांच्या तिजोरीत लोटाची पुरक्या राहतात तर ते आपल्या घरी का होऊ नाही म्हणून आधी आमच्या घरी तिजोरी नाही करता पहिले आम्ही तिजोरी विकत घेतो त्या काळी तिजोरी स्वस्त मिळत असेल सव्वा दोनशे रुपयात आम्ही तिजोरी विकत घेतो तिजोरी घरी होती तो पर्यंत छदाम बाहेरून आलं <laughs> <laughs> जवळच जे तिजोरी ठेवलं तेच रोज काढावं मोडावं आणि झालं काय झालं काय यंत्र काढलं ना धनतेरस ला यंत्र काढलं एक नोट येत नाही त्याच्यात बाहेर पडते असं कस काय घडत सगळ्या नोटा जेव्हा त्या तिजोरीतल्या संपल्या संता बारा कळेना काय अस का होते कळेना त्या रागाच्या भरात ती सव्वा दोनशेची तिजोरी आम्ही दोनशात विकून टाकली ज्याच्याकडून घेतली त्यालाच दिली त्याला, त्याला फुटात पंचवीस रुपयात स्वस्त मिळाली आणि दोनशे रुपये वापरायला मिळाले दोन महिने आमच्याकडे राहिली ते आम्ही विक्री त्याच्याकडे तिजोरी गेली न गेली की काम आलं आमच्याकडे अरे हे <laughs> तर आणखी पुन्हा एक चमत्कार आणि मग त्या श्लोकाचा अर्थ कळला ब्राह्मण ब्रह्म वर्चस्वी ब्राह्मण असेल तर ब्रह्मज्ञानी होतो क्षत्रिय विजयी भवित वैश्यो धन समृद्ध स्यात शूद्र सद्गती महापणूयात वैश्य असेल तर तो धनवान होतो म्हणून आपण वैश्य कुठं मग आपल्या तिजोऱ्या भरतील कशाच्या वैश्यांच्या तिजोऱ्या भरल्या म्हणजे त्या आमच्या आणि त्याने त्याच्यातून उचलून दक्षिणा दिली म्हणजे आमचं चालायचं आमच्या आशीर्वादानी तिजोऱ्या त्यांच्या भरायच्या आणि त्यांनी आम्हाला त्याच्यातले पंचवीस रुपये दिले हो का आम्ही म्हणायचं वा काय दाता आहे <laughs> त्याचा दाता लेख आशीर्वादाने त्याला दहा मिळाले आणि त्यानं पंचवीस दिले माझ्या आता परंतु तो वैश्य वैश्याची तिजोरी भरते ब्राह्मणाची नाही ब्राह्मणाची तुजुरी आहे ब्रह्मविद्या त्याला ब्रह्मविद्या मिळेल पण त्याला पैसा कसा मिळेल म्हणून ब्राह्मणात ते भर आहे याच्यासारखा सुखी जगात कोणी नाही आणि तो ज्या वेळेला म्हणेल की या शेडजी सारखा मी झालं पाहिजे तर भरजी शेडजी कधीच होत नाही भरजी शेडजीला शेडजी करू शकतो पण हा स्वतः शेडजी नाही होत फार बैठे अनुष्ठान करून शरीरानं शेडजी होईल याच बोट वाढत पण पैसा नाही वाढत ह्या प्रत्यक्ष अनुभव आहे माझा आणि ते मी तुम्हाला सांगतोय आज हे कशा करता सांगतोय हे पुस्तक विकताना अशी कमेंटरी करतात असं माझ्या कानावर आलाय हे यांना सांगता यावं म्हणून आज हा उपद्व्याप करून यांच्याकरता ही कहाणी अशा पद्धतीत सांगितली मंगलमूर्ती मोरे धन्यवाद <laughs> <नुणा। laughs>